नमस्कार श्रोते तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज वन झिरो खुश राहो खुशिया बाटो आणि मित्रांनो आता वेळ झाली आपल्या कार्यक्रमाची म्हणजेच एक मुलाखत मित्रांनो मी तुमच्यासाठी नेहमीच एक अशी व्यक्ती तुमच्या भेटीसाठी आणते ज्यांच्याकडून आपल्याला इतके अनुभव मिळतात खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आज आपण अशाच एका व्यक्तींना भेटणार आहोत प्रत्येक माणसाचा वेगवेगळा छंद असतो हा की नाही मित्रांनो जसं कुणाला तिकीट गोळा करण्याचा छंद असतो कुणाला वेगवेगळे छायाचित्र म्हणजे निसर्गाचे चित्र, चित्र काढण्याचा आणि तो संग्रह करण्याचा छंद असतो कुणाला शंख शिंपले गोळा करण्याचा छंद असतो तसंच आज आपल्यासोबत जे आपले, आपले मित्र आहेत त्यांना सुद्धा असाच एक आगळा वेगळा छंद आहे तर आपण त्यांनाच भेटूया आणि त्यांच्याशीच गप्पा मारूया कारण जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले त्या दिवसापासून तर मला उत्सुकता आहेच की मला त्यांच्याशी बोलायचं आहे खूप काही माहिती त्यांच्याकडे आहे तर आपण स्वागत करूया दीपक प्रकाश बुंदेले यांना नमस्कार दीपकजी नमस्कार सर्वप्रथम पुणेरी आवाज रेडिओ एकशे सात चे खूप खूप धन्यवाद त्यांनी आज माझी छंदाची माझ्या कार्याची दखल घेतली आणि स्टुडिओत बोलवलं खूप खूप धन्यवाद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज मी रेडिओ चॅनलच्या इथं स्टुडिओमध्ये जरी आलो तरी त्या रेडिओचं नावच पुणेरी आवाज आहे त्यामुळे मला एक विशेष आचमित आहे कारण की माझी जन्मभूमी कर्मभूमी सबकोच पुणेच आहे आणि बाहेर मला एक पुणेरी आवाज म्हणूनच ओळखला जातं आणि योगयोग असा आहे की आज मला पुणे आवाजच्या स्टुडिओमध्ये बोलवलं गेलं खूप खूप धन्यवाद साम्य आहे दीपक जे हॅ ना पुणे आवाज आणि तुम्हाला पुणेरी आवाज म्हटलं जातं तर मित्रांनो आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांना खूप काही पुरस्कारांनी पुरस्कृत केलेला आहे जसं त्यांना युवा भारत पुरस्कार हा दोन हजार पाच साली मिळाला त्याच्यानंतर पत्रमित्र पुरस्कारही त्यांना दोन साली मिळाला त्याच्यानंतर स्वर्ण जयंती पदक महाराष्ट्र शासनाकडूनही त्यांना प्राप्त झालेलं आहे पुणे गौरव पुरस्कार या पुरस्काराने सुद्धा त्यांना दोन हजार या साली सन्मानित केलं गेलेलं आहे आणि एवढंच नाही मित्रांनो त्यांना छंद आहे खूप साऱ्या सेलिब्रिटींसोबत किंवा फक्त सेलिब्रिटीज नव्हे परंतु राजकारण सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या हस्तींसोबत फोटो आणि भेटी गाठी त्यांनी जवळपास अकराशे सेलिब्रिटींसोबत भेटी गाठीसह सात हजार सहाशे छायाचित्रणाचा संग्रह केलेला आहे मित्रांनो आपल्या जर आसपास एखादा जरी सेलिब्रिटी आला तरी सगळ्यांची धडपड असते की त्यांच्यासोबत एक फोटो काढावा त्यांच्यासोबत एक सेल्फी काढावा आणि एकाच सेल्फीवर आपण खुश होतो पण मित्रांनो आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारतोय त्यांनी स्वतः सात हजार सहाशे फोटो संग्रहासोबत आज आपल्या समोर आहेत आणि खूप काही एक्सपिरियन्स आहेत जेव्हा ते सेलिब्रिटीना किंवा समाजातले असे मोठ्या मोठ्या राजकारणी जे लोक आहेत किंवा स्पोर्ट्स मधले जे खेळाडू आहेत जेव्हा ते त्यांना भेटतात त्यांच्याशी कसे गप्पा मारतात किंवा त्यांचे काय अनुभव आहेत हे आपण जाणून घेऊया मित्रांनो पण वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकचे तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात खुश राहो खुशिया बाटू on our solution. will never fail me if my determination to succeed is strong enough. So do not fear the failure, fear the lack of determination. You are listening to Radio Kuneri Avaaz, 107.8 FM and we wish you a very, very successful day ahead. Khush raho, khushiyan bato. Tamitra no brek nantar punha agdatum cha mana pasan swagat ek mula kat yakharik ramad. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणे एरिया आवाज वन झिरो सेव्हन पॉईंट एट एफ एम आपण गप्पा मारत आहोत जी, यांच्याशी तर दीपकजी तुमच्या एवढं छंद पाहून तुमचं बालपण कसं गेलं जरा आम्हालाही उत्सुकता आहे आणि आमच्या श्रोतांना आहे जरा सांग ना तुमच्या बालपणाबद्दल आज मला छंदामुळे असामान्यत्व मिळालं पण मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि सामान्य कुटुंबातलंच सर्वसामान्यप्रमाणेच लहानचं मोठं झालं माझं लहानपण हे पुण्यातच म्हणजे येरोड्यातील मराठ हाऊसिंग बोर्ड येथे गेले तिथंच मी लांचा मोठा झालो माझं शालेय शिक्षण हे नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय चौऱ्याण्णव साली मी दहावी सुटलोपणापासूनच मला प्रचंड क्रिकेटची आवड होते आणि क्रिकेट हा खेळ मी बघत होतो जगत होतो आणि सबकुच माझ्याकरता क्रिकेटच होतो आणि भारताचे माजी कर्णधार जगप्रसिद्ध महान अष्टपैल खेळाडू कपिलदेव हे माझे आदर्श होते आणि नकटपणे ते माझ्या देवाच होते आणि त्यांच्याप्रमाणेच आपण भारतासाठी योगदान देऊ त्यांच्याप्रमाणेच आपण एक अष्टपैल खेळाडू बनवू अशी माझी लहानपणाची भावना होती आणि या आयडलला बघत बघतच मी लहानचा किशोरविंग झालं या अर्थातच शाळेतून कॉलेजमध्ये जाऊ लागलो त्यावेळेस मी जग बघू लागलो तर त्यावेळेस मला असं स्पष्टपणे जाणवलं क्रिकेट खर्ची लोकर, आ, की क्रिकेट हा खर्चिक खेळ आणि श्रीमंतांचा खेळ आहे त्याच्याप्रती जो खर्च होणार आहे तो आपल्या परिवाराला परवडणारा नाही आणि वेळी नाही आणि आपल्या परिवाराच्या दृष्टीने लवकरात लवकर शिक्षण घेऊन नोकरीला किंवा काही उद्योगधंदा सुरू करणं हे फार महत्वाचं होतं मग त्यादृष्टीने मला लक्षात आलं की आता आपण क्रिकेटर बनवू शकत नाही पण एक मनात माझी अशी गालमेल होत होती आणि करायचं काय मग उत्तर नव्हतं माझ्याकडं पण असं म्हटलं जातं की माणूस सर्वसाधारणपणे टिपिकल लाईफ जगतो टिपिकल लाईफ म्हणजे काय की शून्य ते वीस वर्षापर्यंत शिक्षण पूर्ण करतो शाळा कॉलेज हे झालं की विसाव्या वर्षे तो बाहेर पडतो आणि नोकरी बघू लागतो वयवर्ष पंचवीस पर्यंत नोकरीत तो लागतो नोकरी भेटल्यानंतर काय करतो की वयवर्ष तिसाव्या वर्षी तो छोकरी बघतो म्हणजे अर्थातच लग्न करतो त्यानंतरचा पुढचा टप्पा काय तो वयवर्ष साठाव्या वर्षी तो रिटायर होतो सेव्हानवृत होता आणि पुढं काय तर मोठ काय इंटर म्हणजे हे टिपिकल आपलं लाईफ नसावं देवानी आपल्याला जन्म दिलेला आहे म्हणजे विशिष्ट कारणासाठी पण आता नेमकं करायचं काय ह्याचं माझ्यापुढे उत्तर नव्हतं आणि तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि ते काही भेटत नव्हतं पण न कळतपणे भगवंतांनी मला पुढं उत्तर दिलं ते मलाही कळलं नाही ते असं झालं की कौटुंबिक जबाबदारी शिक्षण सगळं सांभाळत असतानाच की ही जी घुसमट होत होती तुम्ही ही घुसमट कची बाहेर पडला तर मग मी लेखन करू लागलो सुरुवातीला मग ते लेखन आपलं एकदम नागरी समस्यावर हो असायचं की रस्ते खराब आहे दिवे बंद आहेत लायटी नाही आहेत क्रिकेटच्या बाबतीत काय कमेंट असतील राष्ट्रीय गडामोड्या अशा कमेंट मी वाचकांच्या पत्रकार मध्ये देऊ लागलो आणि पुण्यातल्या जवळपास सगळेच सकाळ असो लोकमुख असो प्रभात सामना केसरी अशा सगळ्याच वृत्तपत्रांनी माझ्या पत्राची दखल घेतली आणि माझं स्वरूप वाढायला लागलं आणि त्या पत्राचं स्वरूप मोठं मोठं होत गेलं आणि त्यातच मग माझं पत्राचं स्वरूप एवढं झालं की ते, ते, ते स्तंभ लेख लागलं मग प्रभात सारखे प्रासंगिक प्रभात हे वृत्तपत्रातून मी प्रासंगातून लेखन करू लागलं आणि त्यात लागले आणि हे नोकरी करत असताना मी करत होता ना एक मला आनंद भेटत होता आपण काहीतरी वेगळं जगतो मग तो माझा लेख वाढत गेला आणि असे बरेचसे माझे लेख होते की ते आजही प्रसिद्ध झाले नाही आणि ठीक म्हणजे जे प्रसिद्ध झालं त्याचं मी कालांतराने पुस्तकी प्रकाशित केलं आणि हे लेखन करत असताना मला असं जाणवलं की एक लेखन जेव्हा जनता वाचते पब्लिक वाचतील तर त्यांना एक ठारविक वेळ लागतो आणि प्रत्येक विषयक प्रत्येकाला रस नसतो कोणाला क्रिकेटमध्ये असतो कोणाला अध्यात्ममध्ये असतो कोणाला राजकारणात असतो तर एक प्रत्येकाचा एक प्रेक्षक वर्ग वेगळा आहे मग अशाच वेळेस मी बघायचो की असे बरेचसे लोक तर लाईक वाचतही नव्हते काही काही लोक खूप आवडीने वाचत होते आणि त्याचे मला पत्राद्वारे फोनद्वारे हे बनत होते अशातच मला लेकना तु, लेकना तु, पत्र लेखनातून पुरस्कार भेटला पत्रमित्र पुरस्कार त्यानंतर भेटला युवा भारत पुरस्कार पत्रमित्र पुरस्कार हा मला गोरा खायनाऱ्यांच्या हस्ते भेटला आणि युवा भारत पुरस्कार हा अन्न हजारांच्या भेटला तर ते सर्वप्रथम मी सेलिब्रिटी बरोबर काढलेले फोटो तर मी ज्यावेळेस ते माझा पुरस्कार भेटला तर लोक त्या पुरस्कारापेक्षा माझ्या लेखनापेक्षा फोटो सहजपणे बघत होते तेव्हा माझ्या असं लक्षात आलं एकंदरीत की फोटो वाचायला कुठलीही भाषा लागत नाही आणि वेळ लागत नाही आणि आपण जे लेखन करतो त्याला एक भाषा आहे आणि कुठेच वर्ग पडतो आणि त्याला वेळ लागतो वाचायला ही छायाचित्राची भाषा आहे ती इम्पॅक्ट करणारे मग मला त्यातून एक कल्पना सुचली की अशा आपण अजून वेगवेगळ्या क्षेत्रामुळे फोटो काढले तर कसं होईल मी काढायचे कशा काय करायचे मग तिथून माझा अभ्यास सुरू झाला आणि वृत्तपत्र हा माझा लहानपणापासून मित्रच होता कि वृत्तपत्राने मला खूप ज्ञान दिलं होतं आणि त्यानंतर मी त्यातच लेखन करत होतो आणि पुढे आता मग याची मदत कोण करणार तर माझा परत हा वृत्तपत्र हा माझा खरा मित्रच होता मग परत वृत्तपत्रानेच मला मदत केली की वृत्तपत्र वाचनात मला एक लक्षात आलं की एक दैनंदिन कार्यक्रम असतात कुठं काय आज काय नाही आज कोण पुण्यात येते कोण जाते म्हणजे ठराविक कार्यक्रमाची का यादी असायची मी यादी गोळा करायचो की सकाळमधली यादी प्रभात मधली यादी लोकमत यादी असं सगळ्या पेपरच्या यादी गोळा करायचो आणि बऱ्याचशा गोष्टी कॉमन असायच्या आणि ती यादी गोळा केल्यानंतर मग माझी कामाची वेळ घरातल्या जबाबदारींची वेळ याच्यानंतर जो फॉलोएल भेटतो तर आपल्याला कुठलीही सेलिब्रिटी आपल्याला भेटू शकते त्याचा मी एक आराखडा बनवतो आणि मग आता तिथं गेलो की मग त्यांना कसं भेटायचं ते आले तस पहिले व्हीआयपी रूम मध्ये मग व्हीआयपी रूम कुठे जाणार आहेत का हॉटेलमध्ये कोणाच्या कुठे मग हे त्यांच्या पीएर बोलून वगैरे तुम्ही अशी माहिती म्हणजे एकंदरीत अभ्यास करू लागलं आणि नकोपणे प्रत्येक सेलिब्रिटीवर माझा अभ्यास झाला म्हणजे मी जाणीपर्यंत तो केलाच नाही तो पण प्रत्येक सेलिब्रिटीबद्दल मी अभ्यास झाला मग त्याचंही मी टिप्पण करू लागलो जरा तुम्ही फेसबुकवर बघितलं मी प्रत्येक कलाकार प्रत्येक नेत्या प्रत्येक खेळाडूंची माहिती टाकत असतो की त्यांचं काय तर नकळत पण माझा अभ्यास होऊ लागला आणि अशा प्रकारे माझा मुख्य छंद होता लेखनाचा आणि त्यातून सेलिब्रिटी बरोबर फोटो काढणं अर्थात छायाचित्र काढणं हा माझा उपछंद सुरू झाला आणि नकळतपणे मग आज मला वाटायला लागलं की अमिताभ बच्चन न भेटलो शाहरुख खाननं कधी भेटू अब्दुल भारताच्या राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम न भेटलो प्रतिपाई पाटलांना कधी भेटू नाही का पंतप्रधान ए देगडांना भेटलो नरेंद्र मोदींना कधी भेटू मग अशी माझी उत्सुकता वाढत गेली भूक वाढत गेली आणि त्याप्रमाणे अभ्यासही वाढत आणि नगदपणे मला हे भगवंतांनीच उत्तर दिलं आणि आपला जन्म कशासाठी झाला किंवा काय म्हणजे ते नगदपणे मला भगवंतांनी कधी उत्तर दिलं हे कळलंच नाही बरोबर आहे आणि तसं पाहायला गेलं तर दीपकजी कोणताही छंद जोपासण्यासाठी खरंच अभ्यास करावाच लागतो मग तो कोणताही छंद असो आणि तुमचा हा छंद लेखनाचा छंद तो इतक्यापर्यंत पोहोचेल याची कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही दीपकजी हा तुम जो तुमचा छंद आहे याला जोपासण्यासाठी ठीक आहे आपली स्वतःची प्रेरणा फार महत्वाची असते पण त्याचबरोबर परिवाराचा सपोर्टही तेवढाच महत्वाचा असतो तर तुमच्या परिवार म्हणजे आई वडिलांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला यासाठी नाही त्यांना तर खूपच आनंद वाटेल कारण की सामान्यपणे जीवन जगत असताना की आपला मुलगा सामान्य कामगिरी करतो त्यामुळे त्यांना एक सुखाव वाटत आणि त्यांना एक भूषण वाटेल की दीपक हा आमचा मुलगा आहे आणि त्यांना त्यांनी असं जाणीव दिली की की आम्ही नशिबून आहोत की पण तसं नाही होत पण ऍक्च्युअली तसं नव्हतं की मला रक्तातूनच हे भेटले होते नकळतपणे की त्यांचं स्ट्रगल असेल आणि त्याच्यापुढे मला हे भेटलं मेहनतीचा फळ भेटला ते म्हणतात ना की प्रभू रामचंद्र जन्मले पण सूर्यवंशी घराने चौदा पिढ्यांनी त्याचं पुण्य केलं होतं म्हणजे चौदा पिढ्यांचं त्यात योगदान होतं त्याचप्रमाणे की आई मेहनत विशेषतः आईचे संस्कार लहानपणापासून एक चार पाच गोष्टी होत्या त्या आईने मला खूप अंगी बांधल्या होत्या की एकतर फुकट घ्यायचं नाही कुठल्याही गोष्टीला किंमत पाहिजे दुसऱ्यांच्या वस्तू घ्यायच्याच नाही मग इव्हन मी शाळेत डबाही खाताना दुसऱ्यांच्या डब्याकडे बघत बोलतो कारण की ते संस्कार बांधले गेलेले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवतगीते त्याचं स्पष्ट बोलले की काम करीत जा हात मारत जा आणि कुठली गोष्ट फ्री घेऊ नये मोफत घेऊ नये आणि किंमत असावी तर मग त्या किंमत कुठलीही गोष्ट फुकट न घेतल्यामुळे त्याची किंमत कळत गेली आणि नगरपणे हे लहानपणी संस्कार बांधल्यामुळे मला त्याचा पुढे खूप फायदा झाला आणि स्पष्टपणे मला आई सांगायची कुठलंही काम वाया जात नाही कधी ना कधी ते उपयोगात येतं आणि कालांतरांनी मी जेव्हा सज्ञान झालो तर भगवद्गीते तेच वाचलं ते मला आईने लहानपणीच सांगितलं आणि नगरचपणे त्या आईच्या संस्काराचा मला खूप फायदा झाला आणि त्यात त्याच दुरात साखर म्हणावं वा। त्याचप्रमाणे की ते पण गॉड गिफ्टेडच मला पत्नी जी भेटली ती मला खूप समजून घेणारी भेटली कारण की आज मी संपूर्ण घर तिच्यावर सोडतो ठीक आहे मी पैसे कमवतो सगळी गोष्ट ठीक आहे पैसे आणूनही देतो पण सगळं काही पैसा नसतो बरो बरोबर आणि बऱ्याच वेळा भावनिक गरज असेल तर मला छंद म्हणून वेळ वल कमी भेटतो पण त्यावेळेस ती ती जाणून देत नाही ती जबाबदारी ती घेते नकपणे पत्नीचाही खूप मोठा वाटा याच्यात आणि भगवंतची खूप आभार की आई बरोबर मला पत्नी चंगली भेटली आणि त्यामुळेच मी निश्चितच आजचं जे यश आहे आईचं आणि बायकाचं बघूनच खूप मोठा वाटा आहे म्हणतात ना दीपक जी प्रत्येक यशाच्या मागे एक स्त्रीच असते मग ती आई असं बहीण असं किंवा पत्नी असं आणि तुमच्या यशासाठी त्यात दोन दोन जणी आहेत आई आहे आणि तुमची पत्नीही आहे दीपक जी लेखन जे आहे ते तुमच्या एवढ्या आवडीचं आहे तुमचे इतके लोक लेख वाचतात आणि त्याबद्दल तुम्ही आध्यात्मिकता आध्यात्मिकतेबद्दल जर तुम्ही काय लिहिलं असेल किंवा काही लेख असेल त्याबद्दल थोडंसं आम्हाला काही सांगू शकता आध्यात्मिक अशी गोष्ट की आपण स्वतः आचरण केले पाहिजे बरोबर त्यामुळे मी ते काही सांगितलं पाहिजे म्हणजे लहानपणापासून मी आता तुम्हाला तर कधी मी उपदेश या गोष्टीवर भर दिला नाही म्हणजे अध्यात्म ही ती आपल्याला करायची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज बघतो आपण अध्यात्माच्या बाबतीत तर अॅक्च्युली ज्यासं टीका करायची नाही पण लोक अध्यात्म करायला लागले की नगरपणे समाजात सुपरवायझर असतात की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तर तिथं काय होतं की बऱ्याच लोकांचं हेरमोड होतो की कोणाला आज बोस नको तर हे अध्यात्म हे सगळ्यात महत्वाचं की आपण सुधारणा केली पाहिजे आणि आपल्यात बदल पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला अध्यात्माबद्दल हे बोलायचं की मला अध्यात्माबद्दल जास्त नॉलेज नाही पण जेवढं आहे त्याबद्दल की आपलं कर्तृत्व आपलं वक्तृत्व आपली वाणी आपली वागणूक ही आध्यात्मिक वाटली पाहिजे बरोबर त्यातच अध्यात्माचा बरोबर बर। हे जर प्रत्येक व्यक्तींनी या गोष्टीचा जर आढावा घेतला तर खरंच अध्यात्म काय आहे आणि त्याच्या जीवनात कसा उपयोग होतो हे प्रत्येकाला जाणवेल दीपकजी या गप्पा अजून अशाच चालू ठेवूया पण एक छोटासा ब्रेक घेऊया श्रोते तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर मी तुम्हाला त्यांच्याबद्दल अशी एक विशेष गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हालाही खूप अशा प्रेरणा मिळतील तर मित्रांनो घेऊ एक छोटासा ब्रेक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरियावर वन झिरो सेवन खुश रहो, खुशिया बातो kach phayala bai bai man Your past is an experience, your present is your experiment, your future is your expectations. So experience in your experiment to achieve your expectations. You are listening to Radio कोनेरी आवाज 107.8 FM. सेव्हन पॉईंट एट एफ एम खुश रहो बाटो ब्रेक नंतर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे एक, एक मुलाकात। आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज एकशे सात पूर्णांक आठ अप आणि आपल्यासोबत आहे दीपकजी दीपकजी तुम्ही निवेदकही आहात असं मी ऐकलं होतं तर त्याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत बरेचसे अनुभव आहेत मी तुम्हाला लेखनाबद्दल तर सांगितलं ले। परत माझ्या छायाचित्रांबद्दलही सांगितलं तर हे दोन्ही गुण माझे वॉर्ड गिफ्टेटेच होते त्याचप्रमाणे निवेदन वक्तव्य हे सुद्धा वॉर्ड गिफ्टेट ही भगवंताचीच कृपा आहे बरोबर कारण की कसं व्हायचं की मी असं वकृताचं कुठं ट्रेनिंग घेतलं नाही कुठं मी शिकलोही नाही आणि स्पेशली म्हणजे असं काही घेतलं नाही तर हे निश्चितच गॉड गिफ्टेड आहे तर सुरुवातीच्या कस काळात कसं व्हायचं की या समाजात सगळीकडे खूप हुशार लोक आहेत आणि बघायचो की माझ्यापेक्षाही प्रचंड हुशार लोक आहेत पण तरी तार सुद्धा काय की पुढे येऊन बोलत नव्हतं अशा कोणीतरी बोललं पाहिजे पण मग अशा वेळेस लोक म्हणाले तुझा आवाज दमकड तर मला तसं कधी वाटत नव्हतं माझा आवाज दमकडे लोक मला म्हणजे कोणाला बोलायचं नव्हतं म्हणून मला ते फोटो ढाकलायचे म्हणजे तो विरीत ढकलण्याचा प्रकार होता तो पण आता म्हटलं कोणाला तरी विरीत लागणार आहे मग मम्मी कुठंच जायचं होतं फोटो जायचं तर बोलायचं काय तो माझ्याकडे अशी स्क्रीप्ट वगैरे नसायची तर म्हणलं जे आपल्या मनातील ना ते बोलून टाकतो मम्मी आंगळ बुंगळच बोलायला लागलो आणि ते साधं सुद्धा बोलणं लोकांना आवडू अरे त्यामुळे हा तो वेगळाच कामाला होतो म्हणजे नक्की त्यामुळे परत मला जाणवलं की नक्की ते, ते गोडे दुखाले तर मग ते बोलायला लागलो लोकांना आवडू लागलं ला। जसं जसं लोकांना आवडू लागलं ला, मग अजून भाषण म्हणजे वकृतव वाढत गेलं आणि आज मी आजपर्यंत तरी म्हणजे असा वेगळा असा कधी अभ्यास केला नाही पण नकतपणे जो अभ्यास होतो त्याच्यावरतीच मी बोलत असतो आणि बऱ्याच लोकांना ते खूप आवडते आणि नकळतपणे मग मी क्षेत्रात एक ऑरेटर झालो अँकर झालो नकळतपणे मला वेगवेगळ्या कार्यक्रम बोलायला लागले जसं की आपलं लग्नाचा सोहळा आहे त्याचा स्वागत समारंभ करायचा आहे त्यानंतर पुस्तक प्रकाशन आहे तर मग अशी चर्चा होत गेली आणि मला वेगवेगळे कार्यक्रम बोलू लागले नकळपणे माझे एक निवेदन म्हणून ओळखत झाली त्यानंतर माझे बरेचसे टीव्हीवर कार्यक्रम झाले रेडिओवर तर होतात आणि या आवाजाचं मला मला हा आवाज देवानीच दिला होता लोकांनी त्या आवाजाला नाव दिलं पुणेरी आवाज मी पुन्हा एकदम सांगा मला पुणेरी आवाज बोललो आणि म्हणजे हा जो मला आवाज दिला आहे तो भगवंताने तो पुणे आवाज जो आहे तो गॉड गिफ्टेड आहे नकटपणे म्हणजे मला एक कल्पना होती मी कधी विचार केला नव्हता की मी एक अँकर बनल मी एक लेखक बनल कधीच कल्पना केली त्यांच्याकरता मी भगवंताचेच आभार मानल बऱ्याच गोष्टी अशा असतात दीपकजी ज्या कल्पनेच्या बाहेर असतात आपल्याजवळ आणि आपण त्यालाच गॉडली गिफ्ट असंही म्हणतो मी श्रतना ब्रेकच्या आधीच म्हटलं होतं की मी तुम्हाला एक अशी विशेष गोष्ट त्यांच्याबद्दल सांगणार आहे हा मित्रांनो जसं की पाहायला गेलं तर अकराशे जणांना भेटणं आणि अशा सात सेलिब्रिटी खेळाडू राजकारणी लोक मोठे हस्तिन एवड्या हस्तीसोब का संग्रह कर खूब मोटी गोष है छंदा सा दीपक जी अन्ना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड दीय विक्रम सर्वाधिक हाथा है मित्रों लंबी जारी क्ठी सैलिब्रिटी ने हाई के लिए खुशी होती इतना आनंद होता तर दीपक जी खूप अशा सेलिब्रिटीजसोबत जसं की त्यांनी आधीच म्हटलं होतं की अमिताभ जी, शाहरुख खान अशा खूप मोठे मोठे सेलिब्रिटीजला ते भेटले आहेत इव्हन सलमान खानसोबत सुद्धा हे त्यांचा फोटो आहे असे आहे। बरेच आहेत तर आपण त्यांच्यासोबत थोड्या या गोष्टींबद्दल गप्पा मारूया की त्यांचा सेलिब्रिटीसोबतचा काय अनुभव आहे आम्हाला दोन तीन सेलिब्रिटीचा अनुभव थोडा आमच्यासोबत शेअर करा नक्कीच करू मला आनंदही वाटत मी खूप सेलिब्रिटींना भेटलो जवळून बघितलं आणि प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे होते आणि मलाही खूप काही शिकून दिले मुळातच आपण म्हणतो कलाकारांना एक सिक्स सेन्स सवय एक जास्त असतात म्हणून ते कलाकार असतात तसं बघितलं तर ते माणसाप्रमाणे माणसं होत बरोबर फक्त मग ह्यांच्यात वेगळं तर ते सिक्स सेन्स असतात आणि त्यामुळे ते कलाकार झालेले असतात आणि त्यातून मोठे मोठे कलाकार म्हणतात सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर बिग बीग ज्यांना आपण महानायक म्हणतो मान सहज सर्वोत्कृष्ट मी जेव्हा त्यांना भेटलो प्रथम आहे मोठा माणूस हा कसा विनयशील असतो हे मला बघायला भेटलो तर माझ्यासम आजमी बोलले आणि आजही त्यांच्याकडे प्रचंड एनर्जीने खूप काही शिकण्याची प्रवृत्ती दुसरं म्हटलं की द ग्रेट खेलर ज्यांना आपण केवढा मोठा ते महाकाय दिसतात सात फूट दोन इंचाचे आहेत ते आणि महामानव असा महादा जाता माणूस कसा असा तर मी प्रत्यक्षात खि यांना भेटलो तर ते एकदम मूळ स्वभावचे होते आणि अक्षरशः म्हणजे त्यांना मी बघितलं तर त्यांना खूप दिवस लना राग येत नाही म्हणजे हे कसं एकदम विरुद्ध आहे नाही का महाकाय माणूस आहे आणि त्याचं मन किती हेव ते बघूनही मला आश्चर्य वाटलं शाहरुख खान भेटलो तर हा शाहरुख खान एक प्रचंड मेहनती माणूस जब... प्रचंड मेहनती माणूस आणि आपण भला आणि आपण काम भलं आणि सतत मेहनत मेहनत मेहनत आणि शाहरुख खान अशी व्यक्ती की प्रामाणिक प्रामाणिक पण हा प्रत्येक गोष्टी त्यांच्या परिवाराच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहेत ते त्यांच्या जबाबदारीच्या बाबतीत खूप कामाच्या बाबतीतही खूप प्रामाणिक आहे शाहरुख खानं भेटल्यानंतर असं हे की खूप प्रामाणिक आहेत मिठून चक्रती जॅकी श्रॉफ आहेत तर हे दोघंही कलाकार गरिबीतून पुढे आले तर आजही ते गरीब असल्यासारखे जातात आणि ते खरंच स्वभावच जो आहे एकदम रॉयल आहे आणि असं जिरोड्युट म्हणून कुठलाही त्यांच्याकडे अनुभव नाही म्हणजे ते जुने दिवस आधी विसरले नाही जॉन अब्रम म्हणून याच्या दिवस तोही खूप मनमोकळा माणूस अभिनेत्रीच्या बाबतीत म्हटलं तर सोनाची सिनेमा रमेंद्र टांडन मला खूप अनुभव चांगला तर जेव्हा सोनाची जी सिनेमांना भेटलो तर मी त्यांना काही माझे फोटोज दाखवले त्यांच्या वडिलांचा फोटो होता चत्रघ्नजीचा फोटो होता ते पप्पांचा फोटो जे उत्सुकतेने बघत होतात म्हणजे मधले जे कल्याणीपणे जाणवलं रविनाजी टंडन यांना भेटलो मी तर त्यांच्याकडे असं कुठलाच भेट नाही स्त्री पुरुष श्रीमंत गिरी काळागोरा कुठलाच नाही असं खूप आज जास्त शिक्षण काहीच म्हणजे असं कुठलाच भेद नाही हा कुठल्याही प्रकारचा त्यांच्या मनात भेद नाही खरच त्यांच्या मनात एकदम त्यांचा एक अनुभव मला खूप चांगला वाटला आता त्याच्या विरुद्ध अनुभव म्हटलं सनीदेवल की सनीदेवलला मी प्रत्येक चित्रपटात जवळपास आडवडी करून बघतो आणि मारदाड करणार बघतो तर मला प्रत्यक्षात म्हटलं की याला ऍक्शन किंग आहे बॉलिवूडचं प्रत्यक्ष भेटलो तर कसा वाटलं पण तो एकदम तोही माणूस एकदम गोळा आणि एकदम सभ्य माणूस सभ्य माणूस काय असतं हे कळलं कि कि तर राजकारण म्हटलं तर आपण बघतो की आजूबाजूला राजकारणाबद्दल एक राजकारण आणि दुसरं एक पोलीस खातं की आज एक लोकांना विश्वासच नाही या दोन्ही क्षेत्रावरती आणि त्या क्षेत्रातले व्यक्ती म्हटले की माणसाच्या मनात हृदयात असा भीतीचा गोळा होतो हां थोडे लोक लांब तर जेव्हा मी उद्धवजी ठाकरेंना भेटलो मी त्यांना एका पक्षाचे प्रमुख आणि म्हणूनच भेटलो पण जेव्हा मी प्रत्यक्ष भेटलो तर राजकारणात इतका सभ्य माणूस असू शकतो का मला हा पहिला प्रश्न पडला एवढे उद्धवजी ठाकरे सभ्य होते आणि जेव्हा मी त्यांना भेटलो तर मला असं वाटलंच नाही की ते एक राजकीय नेते आहे आणि ते मुळात ते स्वतः फोटोग्राफर आहेत त्यांनी मला छायाचित्रांच्या बाबतीत भरपूर टिप्स दिले कॅमेरा कसं हॅन्डल करावं परत माझा संग्रह बघून मला म्हटलं की ते तू एक्झिबिशन बरो हे करा आणि वाटलं तर मी त्याचं उद्घाटन करेन तर तो नक्कीच मला अनुभव खूपच सुखावणारा होता आणि खरं म्हणजे राजकारणात सभ्य व्यक्ती आहेत हे त्यांना बघून मी सांगू शकतो कोणाला असे वेगवेगळे क्षेत्रातले माझे खूप अनुभव आहेत ते जर मी सांगत बसलो तर मला आज दिवसही कमी पडेल बरोबर आहे ज्याच्याकडे अनुभव जे खान असते ना दीपक जी त्यांना असंच वाटतं की कमी पडेल खरंतर आम्ही जसं आम्ही सगळेजण हा विचार करतो की सेलिब्रिटीज अभिनेते किंवा राजकारणी किंवा खेळाडू हे जे मोठे मोठे हस्ती आहेत त्यांच्यामध्ये खूप इगो असेल आणि एक पुढे अॅटिट्यूडवाले असतील असा आम्ही विचार करत होतो आय थिंक पर्सनली मी हा असा विचार करत होते पण दीपकजी तुमच्या अनुभवाने असं मला जाणवलं आणि मला असं वाटतं की श्रोतांनाही हेच जाणवलं असेल की खरंच जे आहेत अभिनेते असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जे आज इतके यशस्वी झालेले आहेत पण तरीसुद्धा त्यांचा एक पाय जमिनीवर आहे तर एक पाय उंच शिखरावर आहे प्रचंड अनुभव झाला की मी सुरुवातीलाच सांगितलं की नकळपणे माझे दैवत होते कपिलदेव माझे आवडते खेळाडू होते माझे आयडॉल होते तर त्यांना मला प्रत्यक्ष बघायचं होतं भेटायचं होतं तर असाही आला आणि कपिल देवजी माझ्या समोर होते तर साक्षात म्हणजे माझे आयडॉल माझ्या समोर आहेत तर नकळपणे मी ठरथर करायला लावलं आणि मी त्याच सावरलो कारण मी त्यांना डोळेने बघत होतो मला विश्वास बघत नव्हता तर मग मी आपलं म्हणलं आपल्या आईड मी पहिलं त्यांना भेटलो मी पहिले त्यांच्या पाया पडायला लागलो तर त्यांनी माझे पटकन खांदे पकडले अरे बोले क्या कर, रहा? कर कपिल पाजे म्हणलं क्या कर आता मे आईड अरे हो। नाही नाही बोला स्पोर्ट्समॅन हो ना स्पोर्ट्सम गे मिळत आहे हात मिळत चलो गले मिळत एवढा मोठा माणूस मला मिठी मारतो तर मला तो एक अनुभव वेगळा झालो आणि ज्याला बघून मी लहानसा मोठा झालो आयडोल माझ्या मनात अजून हृदयात खूप अविलक्षणीय अनुभव आहे तुमचे दीपक जे आज आमच्या सर्व श्रोतांना या गोष्टींचा एक खूप सुंदर अनुभव ऐकायला मिळाला आणि खरंच अशा गोष्टींनीच प्रत्येक माणसामध्ये प्रेरणा जागृत होत असते आणि तुमच्या या छंदामुळे सुद्धा बऱ्याच लोकांमधले जे सुप्त प्रेरणा असेल सुप्त छंद असतील ते सुद्धा जागृत झाले असते तुमच्या भेटीमुळे आणि तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला सगळ्या श्रोतांना दिली आणि सेलिब्रिटीसोबतचे अनुभव आज आमची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती खरोखरच बदललेली आहे कारण प्रत्येक माणूस हा मेहनतीचा असतो भले तो कलाकार असो किंवा एक साधारण गरीब असो आणि त्यांचे मेहनतीचं फळ आज आपल्या समोर पाहायला मिळतं मग ते कोणत्याही क्षेत्रातले असो आज तुम्ही सांगितलं त्याबद्दल तुमचं खरं मनापासून आभार आणि खरं तुम्हालाही पुणेरी आवाज म्हटलं जातं आणि तुम्ही आज आमच्या या स्टुडिओमध्ये आले रेडिओ पुणेरी आवाजच्या या स्टुडिओमध्ये आले त्यासाठी माझ्याकडून आणि संपूर्ण रेडिओ पुणेरी आवाजच्या टीमकडून आणि आमच्या सर्व श्रोतांकडून तुम्हाला खूप खूप खूप शुभेच्छा असा तुमचा छंद इतका मोठा होते की तो गिनीज वर्ल्ड बुकमध्ये तुमचं नाव रेकॉर्ड नोंद ही आमची तुमच्याबद्दल शुभेच्छा खूप खूप धन्यवाद पुणे आवाज एकशे सात आ, तर श्रोत्यानो आपण या सर्व गोष्टींचा अनुभव तर ऐकलाच जी यांच्याकडून अशीच आपण बऱ्याच वेगवेगळ्या हस्तींसोबत भेटणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत माझी तर जायची वेळ झालीच आहे परंतु तुमची मात्र कुठेही जायची वेळ झाली नाही कारण तुम्हाला ऐकायचं आहे रेडिओ पुणेरियावाज वन झिरो सेव्हन पॉईंट बाटो पार डोंगराच्या माथ्यावर नीरे नीरे गार गार पावसाचे घरदार सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर फिरेवारा मेघेयाच्या उंधळीत विजती झालेला पारा तडातड गार गार घरा घरा फिरेवारा झालेला पारा दूरवर रानवर नाचणारा निळा मोर दूरवर रानभर नाचणारा निळा मोर मोर पिस मग मल तुगेले मनभर सरीवर सर सरीवर सर are mm -hmm. वर शाऱ्यात रान आले एका एका पानावर ओल्या ओल्या मातीतून वीज वेळी मेघधून ओल्या ओल्या मातीतून वीजवेळी मेघधून पिटताना ओले ओल झाले पुन्हा नव तर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर, सरीवर सर गात पाय पुन्हा परसात मातीम उकाळी साय हुल पावलात उदळत गात गात पाय पुन्हा मातीम उकाळी साय हुल असे नभ धरताना घरदार भरताना असे नभ धरतना भरताना आले जल गेले जल झाले जल आर बार सरीवर सर सरीवर सर अशा पावसात सयवा वावे तुझे येणे जाणे तू मला देवले रान रान नवे मन तुझे अशा पवसा स्वये वावे तुझे जाने कुमल दे ओले रान रान नवे मन तुझे जी ओली हुरऊर थरारते रानवर जी ओली हुर थरारत रानवर तसे नाव तरारावे मजे तुझे मन भर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरी इबादत का अपनी सिला मिल गया है हमें हैं खुशी कि खुदा मिल गया है चलो दुनिया वालों तुम्हें ले चले हम कि जन्नत का हमको पता मिल गया है आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज एक सौ सात प्वाइंट आठ एफ खुश रहो खुशियां बांटो